पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण अडुसष्टावे भरत वाक्य कर्म करीत असावे एवढेच आपल्या ललाटी लिहिले आहे श्रमाचे फळ चाखावे असे लिहिलेले नाही टालमूड संपले माझे निवेदन माझ्या जीवनातील प्रसंगांचे हे आत्मप्रधान कथानक मी आज चौदा फेब्रुवारी एकोणीशे रोजी आलमोऱ्याच्या जिल्हा तुरुंगात लिहून पुरे करीत आहे या तुरुंगात बरोबर तीन महिन्यापूर्वी मी माझा पंचेचाळीसावा वाढदिवस साजरा केला के वाट मला वाटते की मी अद्याप वर्षाजगेन वार्धक्याच्या कल्पनेने कधी कधी मन झाकळून जाऊन गात्रे थकून जातात तर कधीकधी मला उत्साहाचे व उल्ह्याचे भरते माझे शरीर चांगले टनक आहे आघात झाल्यानंतर माझे मनही लवकरच पुरवत होते तेव्हा मध्यंतरी काही अस्मानी सुलतानी झाली नाही तर मी पुष्कळ दिवस तग धरीन असे मला वाटते भविष्यकाळासंबंधी लिहावायचे तर आधी माणूस जगला वाचला पाहिजे ना माझ्या जीवनातील प्रसंग कदाचित तितके रोमांचकारी नसतील पण कैदेत व्यतीत झालेल्या दीर्घकालात रोमांचकारी प्रसंग घडणार तरी कुठून बरे त्यात असामान्य असेही काही नाही कारण माझ्या असंख्य देशबंधूंनी व भगिनी हा चढता पडता काळ तुरुंगात काढला त्याप्रमाणे मीही काढला तेव्हा बदलत्या मनोवृत्तींचा उल्हासाचा व विषणतेचा धडाडीच्या कार्याचा व जुलूमाने लादलेल्या एकांतवासाचा हा इतिहास सर्वांना सामान्य असाच असणार जनसमुदायातील मी एक अनु आहे त्याच्याबरोबर मी हल्लो त्याची छाप माझ्यावर पडली कोचित प्रसंगी मीही त्याला हलवले असेल तरी देखील इतर घटकांप्रमाणे जनसमुदायांमध्ये मी बुडून गेलो असताही माझे स्वतंत्र जीवन मी अनुभवित होतोच असे प्रसंग आले असतील की जेव्हा आम्ही कृत्रिमपणे वागलो आणि लटका आविषय दाखवला परंतु आम्ही जे जे केले त्यात पुष्कसे निर्भय असे सत्य होते व त्या सत्यानेच क्षुद्र अहंगराच्या चिखल्यातून आमचा उद्धार केला आहे आमच्या अंगी त्यामुळे अधिक कार्यक्षमता आली आणि आम्हाला अधिक महत्व प्राप्त झाले तेही त्यामुळेच ध्येयाला साजेल असे कार्य शिरावर घेतल्यामुळे जीवनातील ज्या परमोच्चानंदाची गुळी चाकता येते ती अनुभवण्याचे भाग्यही आम्हाला लाभले आणि ज्या जीवनात या ध्येयापासून भ्रष्ट व्हावे लागेल व अधिक समर्थ अशा शक्तीपुढे निमूटपणे मान धुकावे लागेल ते असंतोषाच्या व अंतस्त दुःखांच्या विषयाने करप ले जीने सर्वस्वी त्याज हो जा वर्षांिल अन्स अनेक फायदे पे फायदा अत्यंत महत्व पाजे जीवन हा एक नितान्त रमनीय अन्भव है शिकसारखेतरी करके एक सारी प्रगति होती हैअसे मे व अजुमाजी तीज कल्पना है कल्पनेम्स मैं क्या उत्साह की जोड़ी पुस्तके वाचताना माझी मन तल्लील होऊन जाते व एकंदर आयुष्याला रुचिरंजकता प्राप्त होत हिद्धन लिहित असताना प्रसंगानुरुधाने भावनांच व विचारांचे जे।, जे जे तरंग उठत गेल ती चित्रित करण्याचा प्रयत्न कलि आहा हेतू असा की त्या त्या प्रसंगी झालिमाज्या मनाची स्थिती लक्षात यावी कोणत्याही विचाराची लाट एकदा ओसरून गेली म्हणजे ती पुन्हा उभी करून दाखवण कठीण असत शिवाय त्यानंतर घडलसखिखील आपल्याला सहजासहजी विसरता येत नाही त्यामुळे मनात मागावून उद्भवलेल्या कल्पनांची पडछाया माझ्या आयुष्याच्या पूर्व रंगातील कथानकावर खात पडली असावी परंतु माझा मनोविकास कस कसा होत गेला ते कळावे या मुख्यतः स्वार्थी हेतूनच हे कथानक लिहिली आहे मी कसा होतो हे माझ्या लखनावरून कळून येण्यापेक्षा मी कसे असावे अथवा मी कसा आहे यासंबंधी माझ्या मनात ज्या कल्पना येत त्यांचे दिग्दर्शन होणार आह काही महिन्यांपूर्वी सर सी पी रामस्वामी अय्यर यांनी भरसभेत असे सांगितले की जनतेचा भावना माझ्याप्रमाणे आहेत म्हणून नव्हे तर माझ्या अंगीत त्याग ध्येयनिष्ठा व कडुएपणा वगैरे गुण आहेत म्हणूनच माझ्या हातून समाजाला धोका येण्याचा संभव आहे माझ्यातील कडवेपणा म्हणजे केवळ आत्मवंचना आहे असेही सर महाशयांनी सांगितले आता ज्याच्या मनाला अशी भुरळ पडली तो स्वतःचे परीक्षण तरी काय करणार परंतु याबाबतीत सर सीपीच्या बरोबर हुज्जत घालण्याची माझी इच्छा नाही अलीकडे कित वर्षात आमची गाठबीठ नसली, तरी एकमरुड लीगच आम्ही दोघीही चिटणीस होतो त्यानंतरच्या काळात अन्क गोष्टी घडल्या सर सीपी पायऱ्यामागून पायऱ्या चढत चढत डोळखिरतील इतक्या उंच पदावर विराजमान झाल आह आणि मी मात्र होतो तसाच जमिनीवर पडून राहिलो आह एकाच राष्ट्राच आम्ही दोघा नागरिक यापलीकड़ कसलही साम्य आज आमच्यात उडल आज तिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तिभाड बनल असून हिंदुस्थानातील व इतर दक्षातील हुकुमशाहीचतिपाठक झाल आह आणि स्वतः एका हिंदी अरे अरेरावीला आपल्या सहकार्याने मुश्वीत आहे बहुतेक स्रव बाबतीत आमचे मतभेद असतील असे मला वाटते परंतु एका क्षुल्लक बाबतीत मात्र त्यांची माझे एकमत आहे जनमाताचा मी प्रतिनिधी नाही असे ते जे म्हणतात ते त्रिवारसत्य आहे त्याविषयी माझ्या मनाला सुद्धा कोणत्याही प्रकारची भुरळ पडलेली नाही वास्तविक पुष्कळ वेळा माझ्या मनात अशी शंका उत्पन्न होते की मी एका तरी व्यक्तीचा प्रतिनिधी आहे काय अनेकांच्या मनामध्ये माझ्यासंबंधी मित्रत्वाची अथवा आपुलकीची भावना वसत असली तरी कोणाचाही प्रतिनिधी असंही मला म्हणता येणार नाही पौर्वात्य व पाश्चात्य संस्कृतीच्या संमिश्र रांध्यापासून मी निर्माण झालो आहे माझी सूत कुठेच जमत नाही मी कोठेही नांदत नाही माझे विचार व माझा जीवनविषयक दृष्टिकोन पर्वात्य संस्कृतीपेक्षा पाश्चात्य संस्कृतीशीच अधिक मिळता जोडता असावा परंतु हिंद भोच्या अपत्या आपत्याप्रमाणेच मीही अनेक पाशांनी तिच्या अंतकरणाशी संबंध होऊन गेलो आहे माझ्या अंतर्मनाचा एक धागा आतापर्यंतच्या ब्राह्मणांच्या ज्या शेकडो हजारो पिढ्या झाल्या त्यांच्या स्मृतीशी संलग्न होऊन राहिलं आहे ते इतिहासाचे देणी मला विसरता येत नाही आणि आधुनिक संस्कृतीची लेणीही मला जुगारून देता येत नाही इतिहास व वर्तमान काळ माझ्या रक्तात जसे काही भिनून गेलेले आहेत पाश्चात्य व पौवात्य संस्कृतीचे आकलन करताना त्यांचा मला उपयोग होत असला तरी त्यांच्या मिलनामुळे सार्वजनिक व्यवहारातच नव्हे तर सर्व जीवनातच एक प्रकारच्या आध्यात्मिक एकलेपणाची भावना निर्माण होते पाश्चात्य देशात गेलो म्हणजे अनोळखीपणाच्या व दुजेपणाच्या भावना मनात येतात आणि तेथील जीवनप्रवाहाशी समरस होता येत नाही बरे माझ्या मायभूमीकडे वळावे तर येथेही मला कधीकधी बहिष्कृताप्रमाणे वाटू लागते दूरचे डोंगर साजरे दिसतात चढावायला सोपे वाटतात मनाला वाटते की गिरीशिखर आपल्याला जणू काय बोलावित आहे परंतु जवळ जावे तो अडचणी दिसू लागतात व प्रत्येक पावलागणिक प्रवास कठीण होत जाऊन डोंगरमाता ढगामध्ये दिसण्याचा होतो तथापि डोंगर चढून पाण्यात देखील एक प्रकारचा आनंद व समाधान असतेच की नाही आणि जीवनाला सुद्धा जे जी महत्व प्राप्त होते ते कदाचित आयुष्यातील कराव्या लागणाऱ्या झगड्यामुळेच से असेल झगड्याचा परिणाम काय होतो त्यावर जीवनाचे महत्व तितके स्वलंबून नाही योग्य मार्ग कोणता याबद्दल पुष्कदा संधे उत्पन्न होईल परंतु अयोग्य कोणते ते ओळखणे कधी कधी अधिक सोपे असते आणि अयोग्य वाटणारा मार्ग टाळणे हे देखील महत्वाचेच आहे महात्मा सॉक्रेटिसचे अंतकाचे उद्गार मोठ्या नम्र भावनेने मी उद्धृत करू का मरण म्हणजे काय ते मला सांगता येणार नाही मरण ही कदाचित चांगली गोष्ट असेल मग मला त्याचे भय काय म्हणून वाटावे आपल्या गत आयुष्यापासून चूत होनी ही वाईट गोष्ट आहे एवढे मात्र निश्चित तेव्हा जी गोष्ट वाईट आहे अशी माझी खात्री पटली तिच्यापेक्षा जी गोष्ट सांगली असण्याचा संभव आहे तिचा स्वीकार करणं योग्य नवे काय तुरुंगामध्ये बसून काढलेली ही वर्ष एकाकी बसून आपल्याच विचारात गुरफटून राहून एकामागून एक काळाच्या अनंत अंधारात विलीन झालेले कित्येक ऋतू शुक्ल पक्षाचे कौमुदी हास्य आणि कृष्णपक्षाच्या निबीडछाया मी किती वेळा तरी असेल जगाकडे तुच्छंदीने पाहात मोठ्या दिमाखाने मिळवणाऱ्या तारकापंक्ती कितीतरी वेळा माझ्या डोळ्यासमोरून गेल्या असतील माझ्या तरुण्यातील शेकडो हजारो दिवसांचे मृतदेह या तुरुंगाच्या आवरात पडलेले आहेत केव्हा केव्हा त्या नष्ट दिनांची स्मृती पिशाचे जागृत होऊन माझ्या कानात घुजबुजतात की एवढा खडाडोप केलास पण साधले काय या प्रश्नाला उत्तर देताना मला कचरण्याचे काहीच कारण नाही माझ्या गतायुष्याचे दान मला पुन्हा कोणी केले तर माझ्या सध्याच्या ज्ञानाचे व अनुभवाचे सहाय्य घेऊन मी माझ्या आयुष्यात खासच अनेक फेरबदल करेन आणि पूर्वी केलेल्या गोष्टीत अनेक प्रकारच्या सुधारणा करण्याचाही प्रयत्न करीन परंतु सार्वजनिक आयुष्यात मी घेतलेल्या मुख्य मुख्य निर्णयांच्या बाबतीत बदल होणे संभावनीय नाही आणि तसा बदल करू म्हणले तरी तो होणेही शक्य नाही कारण माझ्या कक्षेपलीकडे असलेल्या परिस्थितीमुळे त्या निर्णयांचे स्वरूप निश्चित झाले आणि त्या निर्णयाकडे माझ्याहून समर्थ अशा शक्तींच्या द्वाराच मी खेचला गेलो शिक्षा झालेला जवळजवळ एक वर्ष होत आले आहे माझ्या दोन वर्षांच्या शिक्षेपैकी एक वर्ष मागे पडले परंतु सबंध एक वर्ष अद्यापही उलटावायचे आहे कारण शिक्षा साधी असल्यामुळे यावेळी माफी वगैरे काहीच मिळणार नाही ऑगस्ट महिन्यात अकरा दिवस बाहेर राहिलो त्यांची देखील माझ्या शिक्षेत भर पडलीच पण हेही वर्ष जाईल माझी सुटका होऊन मी बाहेर पडेन आणि मग काय होईल ते सांगता येत नाही परंतु माझ्या आयुष्यातील एक पर्व संपूर्ण झाली असून आता दुसऱ्या पर्वाला प्रारंभ होणार एवढे मात्र निसंशय त्याचे स्वरूप काय असेल याविषयी मला देखील स्पष्ट कल्पना आलेली नाही कारण जीवनाच्या ग्रंथाची कलीतरी पाणी अद्याप उघडा वयासीआहे